श्री गणेशायन महा वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग पहिला राक्षसांचा वध केल्यानंतर रामाला राज्य प्राप्त झाले तेव्हा सर्व मुनी मंडळी रामाचे अभिनंदन करण्याकरता त्याच्याकडे आली त्यात कौशिक यवक्रित गार्ग्य गालव मेधा तिथी पुत्र कणव हे पूर्वेकडील देशात राहणारे मुनी होते भगवान स्वस्त्रेय नमुची प्रमुची अगच्छ भगवान अत्री सुमुख विमुख हे दक्षिण दिशेला राहणारे मुनी अगह आले <coughs> राम नृषंगू नुरु, कवशी धौम्य महान ऋषी कौशेय हेही पश्चिम दिशेकडे राहणारे ऋषी आपल्या शिष्यांसह आले तसेच वशिष्ठ कश्यप अत्री विष्मित्र गौतम जमदग्नी भरद्वाज हे उत्तर दिशेकडे नित्य राहणारे सात ऋषीही आले हे महात्म्य रामाच्या भुवनापाशी येऊन अग्निसारखे तेजस्वी असणारे ते, ते रामाला आत आत्मनिरप पोहचण्याकरता उभे राहिले वेद वेदांगात प्रवीण नाना शास्त्रवेते असे ऋषी होते मुनी मुनीश्रेष्ठ धर्मात्मा अग्च्य द्वारपाला म्हणाले दाशर रामाला जाऊन सांग की आम्ही ऋषी आलो आहोत अगच्छ्याने सांगताच तो सेवक तेथून चटकन निघून त्वरेने महात्म्य रामाकडे गेला हा सेवक संकेतवरून आचाराचे धोरण जाणणारा सदाचारी दक्षणी, आणि धर्मयुक्त असा होता पूर्ण चंद्रासारखी प्रभा असणाऱ्या रामाची तात्काळ भेट घेऊन त्याने ऋषी श्रेष्ठ आगचन केले बालसुर्यासारखे तेजस्वी मुनी आले हे ऐकून त्यांना सुख होईल अशा <coughs> रीतीने त्यांना असे त्यांनी सांगितले मुनी आत येत असे उठून हात जोडले आणि पाद्य अर्घ्य इत्यादी त्यांची पूजा करून त्याने आधारपूर्वक अर्पण केली रामाने मनापासून त्यांना अभिवादन करून सुवर्ण मंडितच मोठ्या आणि श्रेष्ठ अशा आसनावर बसायला सांगितले त्या आसनांच्या आत न दिसणारे कुश घातलेले होते व वर मृगाजन घातलेले होते ते ऋषी श्रेष्ठ आपापल्या योग्यतेप्रमाणे त्या, आप योग्यते त्या आसनावर बसले रामाने त्यांना त्यांच्या प्रमुखांसह आणि शिष्यांसह सर्वांना त्यांचे कुशल विचारले तेव्हा ते, ते वेदवेते महर्षी रामाला म्हणाले महाबाहू रघुनंदना आमचे सर्वांचे कुशल आहे तू शत्रूना मारून कुशल आहेस हे पाहून आम्हाला आनंद होतो राजन लोकांना भय उत्पन्न करणाऱ्या रा रावणाला तू मारलेस ही केवढी आनंदाची गोष्ट आहे रामा पुत्रपौत्र असलेला रावण काही तुला मोठा भार नव्हता कारण हाती धनुष्य घेतलेला तू तिन्ही लोक जिंकू शकणार आहेस यात संशय नाही पुत्र पौत्र असणाऱ्या रावणाला तू मारलेस फार बरे झाले विजय मिळवून आलेल्या तुला आम्ही सीतेसह आज पाहत आहोत ही केवढी आनंदाची गोष्ट आहे धर्मात्मा तुझे हित करणाऱ्या लक्ष्मणासह इतर बंधू आणि तुझ्या माता यांच्यासह राजा आज आम्ही तुला पाहत हो। प्रहस्थ विकट विरुपक्ष महोदर अकंपन दुर्धर्ष हे राक्षस मारले गेले ज्या शरीराच्या प्रमाणात वध केला किती आनंदाची गोष्ट त्रिशिरा अतिकाय देवांतक नरांतक हे महावीर्यवान राक्षस तू मारलेस हे फार चांगले झाले राक्षस राजाशी तुझे द्वंद्व युद्ध झडले आणि देवताना सुद्धा जो अवध्य त्याच्यावर तू विजय मिळवलास ही किती आनंदाची गोष्ट पण युद्धात रावणाचा पराभव ही तशी फार महत्वाची गोष्ट नाही तू द्वंद्वयुद्ध करण्याकरता आलेल्या रावण पुत्राचा वध केलास ही फार संतोषाची गोष्ट आहे महाबाहू काळाप्रमाणे तुमच्यावर चालून आलेल्या देवशत्रू इंद्रजीताच्या हातून निष्ठून तू वीरा त्याच्यावर विजय मिळवलास याचा आम्हाला आनंद होत आहे इंद्रजिताचा वध ऐकून आम्ही सर्व आनंदित झालो कारण तो युद्धात महामाया वापरून सर्व भूताना अवध्य झालेला होता इंद्रजीत मारला गेला ही वार्ता ऐकून तर आमा आम्हाला विस्मयच वाटला ही पुण्यमय सौम्य अशी अभय दक्षिणाच तू दिलीस वीर शत्रमर्दना काकुतस्या या जयाने तुझे वैभव वाढणार आहे बरे पण अंतर्ज्ञानी मुनींचे ते बोलणे ऐकून रामाला अतिशय आश्चर्य वाटून त्याने हात जोडून विचारले भगवंत कुंभकर्ण आणि रावण राक्षस या दोघा महावीर शालींना बाजूला सारून आपण रावणपुत्राची प्रशंसा का करीत आहात महोदय प्रहस्त विरुपाक्ष राक्षस मत्त उन्मत्त तसेच दुर्धर्ष असणारे देवांतकाने नरांतक अतिकाय त्रिशीरा, धूमराक्ष राक्षस या महावीर शालींना बाजूला ठेवून आपण रावणपुत्र इंद्रजिताची कशी प्रशंसा काय प्रशंसा करीत आहात असा काय त्याचा प्रभाव त्याचे बळ त्याचा पराक्रम काय होता कोणत्या कारणाने तो रावणाहून वरचढ होता है? मला हे सांगणे जर आपल्याला शक्य असले आणि सांगण्यात गुहे असे जर काही नजेल तर मला ऐकण्याची इच्छा आहे सांगावी अर्थात मी आपल्याला अज्ञा नाही करीत इंद्राला सुद्धा त्याने जिंकले त्याला वर कसा मिळाला पुत्र बलवान त्याचा, त्याचा पिता रावण तितका बलवान नाही हे कसे काय <coughs> महाराणात हा आपल्या हुने वरचढ हा राक्षस इंद्राला सुद्धा युद्धा जिंकणारा हे कसे त्याला वर कसे मिळाले मी जिज्ञासेने विचारित आहे मनिंद्रा ते सारे मला आपण सांगा उत्तर उत्तरकांडाचा पहिला सर्ग